योहान अध्याय नो येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता येशूच्या शिष्याने त्याला विचारले गुरुजी हा मनुष्य आंधळा जन्मला परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आईवडिलाच्या पापामुळे येशुने उत्तर दिले त्याच्या स्वतःच्या पापामुळे अगर त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही मी याला बरे करताना लोकांनी देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला दिवस आहे तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे रात्र येत आहे आणि रात्री कुणी काम करू शकत नाही मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे असे बोलल्यानंतर येशू मातेवर थुंकला त्याने त्या थुंकीने चिखल केला आणि त्या चिखलाचा गोळा करून त्याने त्या माणसाच्या डोळ्यावर ठेवला मग येशुने त्या मनुष्याला सांगितले जाऊन शिलोह तळ्यात डोळे धु शिलोह म्हणजे पाठवी म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला त्याने डोळे धुतले आणि तो परत आला तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते काही लोकांनी त्याला भीक मागताना पूर्वी पाहिले होते ही माणसे आणि त्याचे शेजारी म्हणाले पहा येथे बसून भीक मागत असे तो मनुष्य हाच आहे ना काही लोक म्हणाले होय हा तोच आहे परंतु दुसरे काही म्हणाले नाही हा तो, ना तो मनुष्य नाही हा फक्त त्याच्या सारखा दिसतो मग तो माणूस स्वतःहूनच म्हणाला अहो मीच तो पुरीचा आंधळ आहे लोकांनी विचारले अरे असे घडले तरी काय तुला कसे दिसू लागले त्या मनुष्याने उत्तर दिले लोक ज्याला येशू म्हणतात त्याने थोडा चिखल केला त्याने तो चिखल माझ्या डोळ्यांवर लावला मग येशून मला सिलोह तळ्याकडे जाऊन सांगितले म्हणून मी सिलोहळ्यावर जाऊन डोळे धुतले आणि मग मला दिसू लागले लोकांनी त्या मनुष्याला विचारले तो मनुष्य कोठे आहे त्या मनुष्याने उत्तर दिले मला माहित नाही मग लोकांनी परोश लोकांकडे त्या मनुष्याला नेले हाच पूर्वी आंधळा मनुष्य होता येशूने चिखल करून त्या मनुष्याचे डोळे बरे केले होते ज्या दिवशी येशूने हे केले तो शब्दात दिवस होता म्हणून आता परुषी लोक त्या मनुष्याला विचारू लागले तुला कसे काय दिसू लागले त्या मनुष्याने उत्तर दिले त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो परुषातील काही लोक म्हणाले हा मनुष्य शब्बाद आता नियम पाळत नाही म्हणून तो देवापासून दुसरे लोक मनाले, परंतु एखादा मनुष्य पापी असेल तर त्याला असे चमत्कार करता येणार नाही याविषयी त्या येहुदी लोकांचे एकमत होईना मग येहुदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला पुन्हा विचारले त्या मनुष्याने तुला बरे केले आणि आता तुला दिसते तर त्याच्याविषयी तुला काय म्हणायचे आहे त्या मनुष्याने उत्तर दिले तो एक संतेष्ट आहे हे या माणसाच्या बाबतीत घडले आहे यावर यहुदी लोकांचा विश्वासच बसेना हा मनुष्य आंधळा होता आणि आता त्याला दिसते या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता नंतर त्यांनी त्या मनुष्याच्या आई वडिलांना बोलावून घेतले येहूद लोकांनी त्याच्या आईवडिलांना विचारले हा तुमचाच मुलगा आहे काय तुम्ही म्हणता जन्मापासून आंधळा होता तर आता याला कसे काय दिसू लागले त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले हा आमचाच मुलगा आहे आणि तो अंधळात जन्माला आला हे आम्हाला माहित आहे परंतु त्याला आता कसे दिसायला लागले आणि त्याचे डोळे कोणी बरे केले हे आम्हाला माहित नाही त्यालाच विचारा तो स्वतः बद्दल सांगण्या इतका शून्य झाला आहे त्याचे आई वडील असे म्हणाले कारण त्यांना यहूदि धर्म पुढाऱ्यांची फार भीती वाटत होती येशू हा ख्रिस्त आहे असे जो कोणी म्हणेल त्याला शिक्षा करायची असे येहुदी पुढाऱ्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेले होते अशा लोकांना येहुदी पुढारी सभास्थानाबाहेर घालू शकत होते म्हणून त्यालाच विचारा तो आता मोठा झाला आहे असे त्या मनुष्याचे आई वडील म्हणाले मग जो पूर्वी आंधळा होता त्याला येहुदी पुढाऱ्यांनी पुन्हा बोलाविले ते त्याला म्हणाले तुला बरे केले म्हणून तू देवाला गौरव द्यावी हा मनुष्य पापी आहे हे आम्हाला माहीत आहे त्या मनुष्याने उत्तर दिले तो पापी आहे की नाही हे मला माहीत नाही परंतु हे मला नक्की माहित आहे की मी पूर्वी आंध्रा होतो आणि आता मला दिसतय यहुदी हो पुढाणा विचारले त्याने तुला काय केले त्याने तुझे डोळे कसे बरे केले ज्या मनुष्याने उत्तर दिले ते मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे परंतु तुम्ही माझे ऐकत नाही पुन्हा तुम्हाला ते ऐकावेसे वाटते काय तुम्हालाही त्याचे शिष्य हवयाची इच्छा आहे का है? येहूदी पुढारी फार संतापले आणि त्याला फारच वाईट रीतीने बोलू लागले ते त्याला म्हणाले तू त्याचा शिष्य आहेस आम्ही तर मोशीचे शिष्य आहोत देव मोशी बोलत असे हे आम्हाला माहित आहे परंतु हा मनुष्य कोण कोठून आला हे आम्हाला माहित नाही त्या मनुष्याने उत्तर दिले ती फारच विचित्र गोष्ट आहे येशू कुठून आला हे तुम्हाला माहित नाही परंतु त्याने माझे डोळे बरे केले देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपला सर्वांना माहीत आहे पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचे तो ऐकेल जो मनुष्य जन्म जात आंधळा होता त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे हा मनुष्य देवाकडूनच आला असला पाहिजे जर तो देवाकडून आला नसता तर त्याला असे काहीच करता आले नसते येहुदी पुढाऱ्याने उत्तर दिले तू तर पापात जन्मला आहेस तू आम्हाला शिकू काय आणि येहुदी पुढाऱ्याने त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले येहुदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला बळजबरीने हुसकावून लावले हे येशूने ऐकले म्हणून येशू त्या मनुष्याला भेटला आणि म्हणाला तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय त्या मनुष्याने विचारले महाराज हा मनुष्याचा पुत्र कोण मला सांगा म्हणजे मला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल येशू त्याला म्हणाला तू त्याला अगोदरच पाहिले आहेस मनुष्याचा पुत्र आता तुझ्याशी बोलत आहे होय प्रभु, मी विश्वास ठेवतो त्या मनुष्याने उत्तर दिले मग त्या मनुष्याने खाली वाकवून येशूला वंदन केले येशू म्हणाला जगाचा न्याय व्हावा म्हणून मी जगात आलो आहे मी आलो आहे तो यासाठी की जे आंधळे आहेत त्यांना दिसावे आणि आम्हाला पाहता येत असे वाटणारे आंधळे व्हावे पुरुषातील काही जण येशूच्या आजूबाजूला होते त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले आणि त्यांनी विचारले काय आम्ही सुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय येशू म्हणाला तुम्ही जर खरोखरच आंधळे समज नसलेले असता तर तुम्ही पापा बद्दल दोषी ठरला नसता परंतु आम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता तुम्ही काय करता हे जाणता म्हणून तुम्ही दोषी आहात